वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पाचवा उद्या होणाऱ्या अभिषेक कार्याविषयी रामाला सांगितल्यानंतर राजाने पुरोहित उषांना बोलावून म्हटले हे तपोधन रामाकडे जाऊन त्याच्या हिताकरता आणि राज्य लाभाच्या दृष्टीने आवश्यक ती उपवास आदी धार्मिक वृत्ते सुनबाईसह करून घ्या बरे असे राजाला म्हणून वेदविद्यात श्रेष्ठ असे वशिष्ठ भगवान स्वतः रामभवनाकडे गेले ते मंत्रज्ञानी उत्तम रीतीने व्रत पाळणारी ऋषी मंत्र निपुण वीर रामाला धर्मकृते करायला लावण्यासाठी ब्राह्मणांकरता असलेल्या अश्वयुक्त उत्कृष्ट रथात बसून रामभवनाला गेले ते भवन पांढरट रंगाचा दाट ढगांसारखे होते त्याच्या तिसऱ्याद्वारातून त्या मुनिश्रेष्ठांनी रथातूनच प्रवेश केला आलेले समस्तास राम लगबगीने त्या मान्यवर मुनींचा आदर करण्याच्या इच्छेने आपल्या भवनाच्या बाहेर आला तो मुनींच्या रथापाशी गेला मुनींचा हात धरून त्याने त्यांना रथातून खाली उतरवले रामाची वर्तणूक पाहून ऋषी योग्य शब्दाने त्याच्याशी बोलले त्याला त्याने आशीर्वाद दिले आणि प्रेमळ रामाला आनंदित करून पुरोहित ऋषी म्हणाले रामा तुला राज आता सहु, राज्यसत्ता मिळणार याने तुझ्या पित्याला फार प्रसन्नता वाटते आता आपण सीतेसह व्रतस्थ होण्याचा धर्मविधी करावा कारण उद्या सकाळी पिता राजा दशरथ मोठ्या आनंदीत मनाने तुला नहुशाने ययातीला केला होता तसा युवराजपदाचा अभिषेक करणार आहे असे म्हणून व्रतनिष्ठ शुचिरभूत मुनी रामाला मंत्रयुक्त विधीने सीतेसह व्रतबद्ध केले मग रामाने आपल्या पित्याच्या त्या गुरुचे यथाशास्त्रपूजन केले आणि रामाला निरोप देऊन वशिष्ठ गुरु रामनिवासातून गेले राम हे आपल्या मित्रमंडळींसह गोडगोड गोष्टी करीत बसला आणि नंतर त्या सर्वांना निरोप देऊन आपल्या मंदिरात शिरला रामाचे घर जणू प्रफुल्ल कमळाने भरलेल्या आणि मत पक्षांचे थबे जमलेल्या एखाद्या सरोवरासारखे हर्षोत्फुल्ल स्त्री पुरुषाने त्यावेळी गजबजून गेले राजभवनाप्रमाणे असणाऱ्या त्या रामनिवासातून बाहेर पडल्यानंतर वसिष्ठाने राजमार्ग लोकांच्या गर्दीने भरलेला दिसला अयोध्येतील राजमार्ग सर्वत्र लोकांच्या झुंडीने जाण्या येण्याला संकुचित झाले होते लोकांनी उत्सुकतेने रस्त्यावर दाटी केली होती लोकांच्या झुंडीच्या लाटा एकमेकांवर आपटून त्यांच्या मधून निघणार्या हर्ष भरून जाऊन राजमार्गातील घोष सागराच्या घोषासारखा बनला अयोध्येतील रथमार्ग सर्व झाडून स्वच्छ करून त्यावर सडा शंपला होता वेशीना माळा लावल्या वे त्या दिवशी अयोध्येच्या घराघरावर गु राहिली होती अयोध्येत राहणारी स्त्री बालांसकट सारी वस्ती त्यावेळी उत्सुकतेच्या परिसीमेला पोहोचली होती सूर्याचा उदय केव्हा होईल आणि रामाला अभिषेक केव्हा होईल याची लोक वाट पाहत होते प्रजेला भूसवणारा लोकांचा आनंद वाढवणारा असा तो अयोध्येतील महोत्सव पाहण्याकरता जनता उत्सुक झाली होती आशा लोकांच्या दाटीने रहदारीला कठीण झाल राजमार्गावरून जनसंमर्दामधून वाट करीत वशिष्ठ पुरोहित मंदगतीने राजभवनाकडे गेल हिमानाच्या पांढऱ्याशुभ शिखराप्रमाणे असलेल्या प्रासादाच्या पायऱ्या चढत बृहस्पती जसा इंद्राकडे जावा तसा राजाच्या समीप गताच राजा आसन सोडून उठला आणि माझ्या सांगण्याप्रमाणे केले का असे त्यांनी विचारले केले असे त्यांनी सांगितले सभेत बसलेले त्यांच्या बरोबरीचे सर्वजण पुरोहितांचा सन्मान करण्याकरता आसनावरून गुरुना नीरबेव आणि जनसंमर्द विसर्जित करून राजा सिंहाने गुहेत प्रवेश करावा तसा आपल्या अंतपुरात गेला राजा तेथे अंतपूर महेंद्राच्या भवनाप्रमाणे होते तेथे उत्तम वेश धारण केलेल्या तरुण सुंदर स्त्रिया मोठ्या संख्येने वावरत होत्या दिवे लावून ते सुंदर रीतीने होते अशा त्या गृहात राजाने तारागणयुक्त आकाशात चंद्राने प्रवेश करावा तसा प्रवेश केला अयोध्या खंडाचा पाचवा सर्ग समाप्त